ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेहा अध्याय नववा श्रीकृष्णाला उखडाला बांधणे शुकाचार्य म्हणतात एकदा नंदराने यशोदा घरच्या दाशिना दुसऱ्या कामाला लावून स्वतः दही घुसळत होती आतापर्यंत भगवंताच्या ज्या ज्या बाललीलांचे वर्णन केले त्या सर्वांचे दही घुसळण्याच्या वेळी स्मरण करीत ती त्यांचे गायनही करीत असे यशोदा जेव्हा दही घुसळत होती तेव्हा स्थूल कमरेवरती रेशमी वस्त्र नेसली होती आणि त्यावर तिने सुती कमरपट्टा धारण केला होता पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनातून दूध पाजरत होती आणि ती हलत होती रवीची दोरी वारंवार ओढल्याने तिचे हात शिनले होते हातातील बांगड्या आणि कानातील कर्ण फुले हलत होती चेहऱ्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते वेणीमध्ये घातलेली मोघऱ्याची फुले गळून पडत होती श्रीकृष्ण त्याशवेळी स्तनपान करण्यासाठी दही घुसळीत असलेल्या आईजवळ आला तिच्या हृदयाला प्रेमाचा पासर आणीत त्याने रवी पकडली आणि आईचे दही घुसळणे थांबवले यशोदेने श्रीकृष्णाला पाजू लागली आणि त्याचे मंद हायुक्त मुख निहाळू लागले इतक्यात चुलीवर ठेवलेले दूध उतर जाऊ लागल्याने यशोदेने त्याचे पिणे संपवण्याआधीच त्याला खाली ठेवून गडबडीने दूध उतरवण्यासाठी ती निघून गेली यामुळे श्रीकृष्णाला राग आला थरथरणारे लाल चुटुक दातांनी चावीत त्यानी जवळच पडलेल्या दगडाने दह्याचे मडके फोडून टाकले डोळ्यात खोटे अस्वान नाही आणि माझ घरात जाऊन कोणाला न कळत तो लोणी खाऊ लागला ओतू जाणारे दूध खाली उतरवून यशोदा पुन्हा त्या खोलीत आली तिथे पाहिले तर दह्याचे मडके फुटलेली ही आपल्या लाडक्याचीच करामत आहे हे तिने ओळखले त्याचबरोबर तोही तिथे नाही हे पाहून तिला हसू आवरेला इकडे तिकडे शोधल्यावर समजले की एका पालथ्या उकडावर श्रीकृष्ण उभा आहे आणि शिंक्यावरची लोणी वानरांना घालीत आहे शिवाय आपली चोरी उघडकीला येईल याच्या ये भीतीने चारी बाजूंना पाहत आहे हे पाहून यशोदा पाठीमागून येऊन हळूच त्याच्याजवळ जाऊन पोहोचली श्रीकृष्णाने जेव्हा पाहिले की आई हातात छडी घेऊन आपल्याकडेच येत आहे तेव्हा उकळीवरून त्याने खाली उडी मारली आणि घाबरल्यासारखे दाखवून तो पळाला योगी तपश्येने शुद्ध झालेल्या मनाने सुद्धा ज्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत किंवा ज्याला प्राप्त करू शकत नाहीत त्याला पकडण्यासाठी यशोदा त्याच्या मागे धावली अशा प्रकारे जेव्हा यशोदा श्रीकृष्णाच्या मागे धावू लागली तेव्हा थोड्याच वेळात स्थूल व हलणाऱ्या नितंबाच्यामुळे तिची चाल मंदावली जोराने धावण्यामुळे वेणी धीली भोवून त्यामध्ये माळलेली फुले खाली पडू लागली अखेर कसे तिने त्याला पकडली श्रीकृष्णाचा हात पकडून ती त्याला रागावू लागली त्यावेळी हातून चूक घडल्यामुळे रडत रडत तो हाताने डोळे होता डोळ्यातून काजळ वाहून तोंडावर आले होते नजर वर केली तो ती भीती बावरलेसत होती बाबरला है पहुन तिचा हृदयात मया दी तिने छड़ी फेकून दी पन अचार के जरब बसविनेट दोरीने बंदे पाजे खरे पहू जता यशोदालामर्थ्या कल्पना नौती ज्या बाहर नहीं कि आत नहीं आदि नहीं कि अंत नहीं जो जगह आधी अंति आत बाहर अगतरूपात ही है जो ये सर्व इंद्रिया पलिकल अव्यक्त हैगवंता मनुष्य रूप घेतल्यामुळे त्याला पुत्र समजून एखाद्या साधारण बालकाला बांधावी तसे यशोदा त्याला दोरीने उखडाला बांधू लागले जेव्हा यशोदा त्या खोडकर मुलाला दोरीने बांधू लागली, दोरी लागली। तेव्हा ती दोरी दोन बोटे कमी पडली जेव्हा तिने दुसरी दोरी त्या दोरीला बांधली तेव्हा ती सुद्धा कमी पडू लागली तेव्हा तिने आणखी एक तिला जोडली अशा प्रकारे जिजी दोरी आणून ती जोडत असे ती ती पुन्हा दोन बोटे कमीच पडत असे यशोद ने घर सर्व दोरिया जोड़ा तरी सुधा कमी पड़िया गोपी हसू लग्या तिला हसू आश्चर्य श्रीकृष्ण ने पहले कि आई के शरीर घाने ओले चिंबले वेनी सैन हो फुला वेनी गड़ तिच्छी करूणा यून त्या स्वत स्वतः बेत परीक्षिता श्रीकृष्ण पूर्ण स्वतंत्र आन ब्रह्मदेव इत्यादिसह संपूर्ण विश्व नहीं तरी सुधा अशा प्रकार ब जाऊ त्यांनी आपण भक्तांच्या अधीन असल्याचे दाखवले गोपी यशोदेने मुक्तीला मुकुंदाकडून जो कृपा प्रसाद प्राप्त करून घेतला तो ब्रह्मदेव शंकरानी वक्षस्थळावर असलेली लक्ष्मी यांना सुद्धा प्राप्त झाला नाही हे गोपिकानंदन अनन्य भक्तांना जितके सुलभ आहेत तितके देहाभिमानी कर्मकांडी किंवा स्वरूपभूत झालेले ज्ञानी यांना सुद्धा नाहीत यानंतर आई घरातील काम करण्यात व्यग्र झाले असता उकडाला बांधलेल्या कृष्णाने जे अगोदर कुबेराचे पुत्र यक्ष होते ते दोन अर्जुन वृक्ष पाहिले नलकुबर आणि मणिग्रीव अशी त्यांची नावे होती त्यांच्याजवळ विपुल ऐश्वर्य होते त्यांना झालेला गर्व पाहूनच देवर्षी नारदाने त्यांना शाप देऊन वृक्ष केले होते या ठिकाणी नववा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण मस्तो